अध्याय आठवा राजा परीक्षिताचे विविध प्रश्न राजा म्हणाला भगवन आपण वेदवेत श्रेष्ठ आहात जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथाच लोकांचे परम मंगल करणारे आहेत म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो अहो महाभाग आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा कृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन जे लोक श्रद्धेने त्यांच्या लिलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात श्रीकृष्ण कानांच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावोमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गडूळपणा नाहीसा करतो त्याप्रमाणे दोष नाहीसे करतात राग द्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडित नाही भगवंत जीवाचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते हे आपोआप होते कि अन्य काही कारणांमुळे आपण या गोष्टीचे सांगितलेत की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रगड झाले त्यातून सृष्टीची रचना झाली हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिच्छिन्न आहे तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले हे कसे ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात ना, नाभिकमला पासून उत्पन्न होऊ नये ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते ते भगवंत सृष्टीची स्थिती उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत सर्वांतरी आम्ही आणि मायेचे स्वामी परमपुरुष मायेचा त्याग करून कोठे कोणत्या रूपात शयन करतात पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती आणि नंतर हेही सांगितले की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्याच्या अंगांची कल्पना झाली या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत भूत भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य सुद्धा ठरलेले आहे काय अहो ब्राह्मण श्रेष्ठ कालाची सूक्ष्म गती म्हणजे चुटकी इत्यादी आणि स्थूल गती म्हणजे वर्षे इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात देव मनुष्य इत्यादी योनी सत्व रज तम या तीन गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोण कोण कोणकोणत्या योनी प्राप्त करून घेतात कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात पृथ्वी पाताळ दिशा आकाश ग्रहण नक्षत्र पर्वत नदी समुद्र द्वीप आणि त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा युगांचे भेद त्यांची परिमाणे त्यांचे वेगवेगळे धर्म तसेच भगवंतांच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे राजर्षींचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा तत्वांची संख्या किती आहे त्यांचे स्वरूप आणि लक्षणी कोणती भगवंतांची आराधना आणि अध्यात्म योगाचा विधी कोणता आहे योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते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 प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते पाखंडांची उत्पत्ती कशी होते आत्म्याचा बंध मोक्षाचे स्मरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो भगवंत परम स्वतंत्र आहेत ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी उदासीन कसे राहतात भगवंत मी हे सर्व आपल्याला विचारित आहे मी आपल्याला शरण आलो आहे महामुने आपण कृपा करून क्रमशहा या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या आसमान परम प्रमाणभूत आहात दुसरे लोक पूर्व परंपरेले ऐकली सांगितलेलीच माहिती सांगतात ब्रह्मन रागावलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंतांच्या अमृतमयला कथांचे श्रवण करीत आहे संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लिला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा शुक्रदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले जे ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते पांडू वंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशा उत्तर देऊ लागले अध्याय आठवा समाप्त